स्कंध नववा अध्याय एक्केचाळीसावा इंद्राचे सत्यलोकी गमन श्री नारायण म्हणाले हे ब्राह्मणा नंतर इंद्र ब्रहस्पतीसह ब्रम्हदेवाकडे गेला त्यांनी ब्रम्हदेवाला नमस्कार केला ब्रह्मदेव म्हणाला हे बालका तू माझ्या वंशात जन्माला आलास तू बृहस्पतीचा शिष्य आणि देवांचा अधिपती आहेस विष्णू दक्ष हा तुझा मातामह आहे तेव्हा जो अशा पवित्र कुलात जन्मला आहे तो अहंकार युक्त कसा असणार माता पिता आणि गुरु यांचा दोष प्राण्यास लागतो तो सर्वात सर्व देहात आहे तो देहातून निघाल्यास देह तत्काल शव होतो मी स्वतःच मन आहे शंकर ज्ञान आहे विष्णूस प्राणप्रिय असलेली राधा प्रकृती आणि बुद्धी भगवती दुर्गा आहे निंद्रा तंद्रा वगैरे शक्ती प्रकृतीच्या कला आहे, शरीर हे जीवात्म्याचे प्रतिबिंब आहे आत्मा आत्मादेहातून निघून गेल्यास ही सर्व त्याच्या मागोमाग निघून जातात आम्ही सर्व देव ज्याचे अंश आहोत त्याच्या पुष्पाचा तू त्याग केलास शिवाने पुजलेले पुष्प दुर्वासाने तुला दिले म्हणून ज्याच्या मस्तकावर ते पडले त्याची अगोदर पूजा होईल दैवापुढे भाग्यहीन आणि मूढ प्राण्यांचे रक्षण करण्यास कोणीही समर्थ नाही आता तू गुरुसह वैकुंठास चल श्रीपतीची सेवा कर असे सांगून ब्रह्मदेव त्यांना घेऊन देवगणांसह वैकुंठास आले त्यांनी त्या अनंत कोटी ब्रह्मांड नायकाला प्रणाम केला आणि भक्तीने अश्रुपूर्ण नेत्रानी त्याची स्तुती केली ब्रह्मदेवाने सर्व श्रीहरीला निवेदन केला तेव्हा त्या अधिकार देवता रडू लागल्या तो निस्तेज आणि त्रस्त देवसमुदाय अवलोकन करून श्री भगवान म्हणाला हे ब्रह्मदेवा भिवू नकोस तुमच्या वैभवाची वृद्धी करणारी अचल लक्ष्मी मी तुम्हाला देईन पण माझे थोडेसे ऐक हे सर्व त्रैलोक्यातील जन जसे माझ्या आधीन आहेत तसाच मी ही भक्ताच्या आधीन आहे ज्याच्यावर माझा भक्त रागावेल त्याच्या घरी मी लक्ष्मीसह राहत नाही दुर्वास शंकराचा अंश आणि माझा भक्त असल्यामुळे मी लक्ष्मीसह तुमच्या घरातून निघून आलो जेथे शिवार्चन तुलसी पूजन, ब्राह्मण भोजन ह्या गोष्टी होत नाहीत तेथे मी राहत नाही माझ्या जन्मदिवशी भोजन करणाऱ्याकडे रा, लक्ष्मी राहत नाही माझ्या रा, रा। जन्मदिवशी भोजन करणाऱ्याकडे रा, लक्ष्मी राहत नाही माझ्या नावाचा विक्रय करणारा कन्या विक्रय करणारा अतिथीला विन्मुख पाठवणारा इत्यादींकडे आम्ही वास्तव्य करीत नाही थोडक्यात जे जे म्हणून पाप सांगितले आहे त्या पापाचे आचरण करणाऱ्या मैथून करणारा द्विज असेल तर त्याच्या घरातून लक्ष्मी निघून जाते शूद्र प्रतिग्रह करणारा नगदावस्थेत निघणारा वाचाल तैलस्नानंतर दुसऱ्या स्पर्श करणारा संध्या न करणारा विष्णू भक्तीशून्य ब्राह्मणांची निंदा करणारा पाषाण हृदयी द्वेष करणारा या सर्वांच्या घरातून लक्ष्मी निघून जाते जेथे हरिपूजन आणि कथा असतात तेथे ते लक्ष्मी राहते कृष्ण आणि देवीची भक्ती शंख शालग्रामशील तुलसीदल यांची पूजा करणाऱ्याच्या घरी लक्ष्मी वास करते थोडक्यात पुण्यशील पुरुषाकडे लक्ष्मी राहते असे सांगून रमापती रमेश म्हणाले तू क्षीरसागरामध्ये कलेने जन्म घे नंतर विष्णु विष्णू देवाला म्हणाले हे पद्मज सागराचे मंथन करून लक्ष्मी देवांना अर्पण कर त्यानंतर काही काल लोटल्यावर देव क्षीरोदसागरापाशी आले कुरमास खालचे भांडे केले मंदार पर्वताची रवी केली शेषाची दोरी करून देवदानवानी मंथन केले तेव्हा त्यातून धन्वंतरी अमृत उच्चेश्रवा विविध रत्ने गज लक्ष्मी सुदर्शन इत्यादी प्राप्त झाले लक्ष्मी नारायणास केली नंतर ब्रह्मदेव आणि शंकर यांनी तिची पूजा केली देव शापमुक्त झाल्यामुळे लक्ष्मीने आपली दृष्टी देवमंदिरावरून फिरवली नंतर सर्व देव ग्रासलेले स्थानी गेले महालक्ष्मीच्या प्रसादाने आणि वरदानामुळे त्यांना पूर्ववत प्राप्त झाले हे नारदा याप्रमाणे लक्ष्मीचे उपाख्यान मी तुला सांगितले हे सर्वांना सुखदायी आणि सारभूत आहे अध्याय एक्केचाळीसावा समाप्त